वाल्मिकी रामायण उत्तरकांड स्वर्ग छत्तीसावा पुने दुखी झालेला वायू पितामहांना पाहून त्या शिशुला हाती घेऊन पितामहांच्या पुढे उठून उभा राहिला हलती कुंडले मुकुट माळ सुवर्णाची भूषणे घातलेला तो वायू तीन वेळा ब्रम्हदेवाना वाकुंना सन्मान करून त्यांच्या चरणावर पडला लटक त्या शोभणाऱ्या वेदवेद त्या ब्रम्हदेवाने उठवले आणि आपल्या हाताने बालकाला स्पर्श केला कमलोद्भव ब्रम्ह्याने सहज त्याला स्पर्श करताच पाणी पाजलेल्या पिकाप्रमाणे तो फिरून जिवंत झाला याला प्राणवान झालेला पाहून गंध वाहून नेणारा प्राण सर्व प्राणी प्राणीमात्रामध्ये आनंदाने पूर्वीप्रमाणे मोकळेपणे वाहू लागला वायुदेवाच्या अवरोधातून मुक्त झालेल्या प्रजा गारव्याच्या वाऱ्यापासून मुक्त झालेल्या कमलयुक्त सरोराप्रमाणे आनंदित झाल्या मग तीन प्रकारच्या जोड्या ज्यांच्यामध्ये वास करतात ते परमश्रेष्ठ देव देवता देवतापूज्य ब्रह्मदेव वायूचे प्रिय करण्याच्या इच्छेने म्हणाले हे महेंद्र अग्नी वरुण महेश्वर धनेश्वर देवतानो तुम्ही सर्व काही जाणत आहात तरी मी हिताचे बोलतो ते ऐका या बालकाकडून जे केले जावायचे आहे त्या बाबतीत तुमचे कर्तव्य राहणार आहे म्हणून वायूला संतुष्ट करण्यासाठी तुम्ही सगळे वर उच्चारा तेव्हा इंद्र प्रसन्न होऊन शुभवदनाने सोन्याच्या कमळांची माळ त्याच्या गळ्यात टाकून म्हणाला माझ्या हातून सुटलेल्या वज्राने ज्या अर्थी याची हनुमती तुटले त्या अर्थी हा कपिश्रेष्ठ हनुमान या, या नावाने ओळखला जाईल मी याला एक परम अद्भुत वर देतो या क्षणापासून त्याला माझ्या वज्रापासून मरण येणार नाही मग अंधकार नष्ट करणारा भगवान सूर्य म्हणाला माझ्या तेजाची शंभरावी कला मी याला देतो शास्त्रांचा अभ्यास करण्याला जेव्हा हा समर्थ होईल तेव्हा याला मी शास्त्र देईल ज्या तो वक्तृत्व संपन्न होईल वरुणाने वर दिला कि शंभर झाला तरी माझ्या पाशा किंवा आपल्या कालदंडापासून त्याचा वध होणार नाही तो रोगापासून मुक्त राहील युद्धात त्याला कधी निरुत्साह येणार नाही असा आपण संतुष्ट होऊन वर देत असल्याचे सांगितले माझ्या गदेने याला युद्धात मृत्यू येणार नाही असा शंकरानेही त्याला श्रेष्ठ वर दिला महारथी विश्वकर्म्याने या बाळाकडे पाहून म्हटले मी केलेल्या दिव्य शस्त्राने म्हणाले हा दीर्घायू महात्मा होईल सर्व ब्रम्हदंडापासून हा अवधी राहील देवांच्या वराने हा अलंकृत झालेला पाहून चतुर्मुख जगदगुरु ब्रह्मदेव संतुष्ट होऊन वायूला म्हणाले शत्रूना भयंकर आणि मित्रांना अभयंकर असा हा मारुती तुझा पुत्र मारुती अजिंक्य होईल तिकडे फिरणारा आणि इच्छेनुसार आणि रामाचे प्रिय करण्याकरता होणारी रोमहर्षकारक पराक्रमाचे कृत्य हा युद्धात करी असे म्हणून वायूचा निरोप घेऊन देवासह सगळे पितामहांच्या मागोमाग आले होते तसे गेले वायूने पुत्राला हाती धरून घरी आण अंजनेला त्याला वर मिळायचे सांगून तो निघून गेला रामा वर प्राप्त करून त्या वरदानाने बरसंपन्न झालेला हा स्वतःमध्येच असणाऱ्या वेगाने समुद्राप्रमाणे पूर्ण असा आहे असा हा वानश्रेष्ठ तेज शक्तीने भरून जाऊन निर्भय होऊन महर्षीच्या आश्रमात खोड्या करू लागला शांत यज्ञा उपकरण अग्निहोत्रे वर्कला मोड़न तड़न इकड़े तिक फेकुन दे महाबलानू लग ब्रम्हदेव अवधि जाते शक्ति मु सर्व सहन करी होते केसरी ने आयु ने अंजनी पुत्राला वरचे वको अनर मरयाद सोड़े वागू लग तेव्हा भृगु आंगीरस यांच्या वंशातले ते महर्षी क्रुद्ध झाले पण रघुश्रेष्ठा मनात फार क्रोध न ठेवता त्याने त्याला शाप दिला कि वानरा ज्या बळाचा अवलंब करून तू आम्हाला त्रास देत आहेस त्या बळाची आमच्या शापाने मोहित होऊन तुला दीर्घ जाणच राहणार नाही ज्यावेळी तुझ्या कर्तृत्वाची तुला आठवण करून दिली जाईल तेव्हा तुझे बळ महर्षीच्या शब्दांच्या ओझाने अशा रीतीने त्याचे तेज ते आणि ओश हरम केले गेल्यामुळे त्याच आश्रमात हा मऊ होऊन फिरू लागला पुढे वाली सुग्रीवांचा पिता सर्व बानरांचा राजा तेजाने सूर्यासारखा होता तो बहुत काळपर्यंत राज्य करून कालधर्मानुसार मृत झाला तो गेल्यानंतर यंत्रणा करण्यात असणाऱ्या मंत्र्यांनी पित्याच्या राज्यपदावर वालीचे आणि वालीच्या यवराजपदावर सुग्रीवाची नियुक्ती केली सुग्रीवाशी या हनुमानाचे मनात दुजाभाव किंवा किंतु न बाळगता बालपणापासून वायूचे अग्निश असावे तसे सख्य होते याला शापाच्या प्रभावामुळे स्वतःच्या बळाची जाणीवच नव्हती वाली सुग्रीवांचे रामा जेव्हा वैर सुरू झाले आणि वाली सुग्रीवाला एकसारखा भटकत ठेवू लागला तेव्हा प्रभो मारुतीला स्वतःमध्ये असलेल्या बळाची जाणीव नव्हती ऋषींच्या शापाने त्यावेळी हा कपिश्रेष्ठ बळ हरवून बसला होता हत्तीने अडवून ठेवलेल्या सिंहाप्रमाणे हा सुग्रीवासह रणात उभा पराक्रम उत्साह बुद्धी प्रताप सुशीलता स्वभाव माधुर्य नय न गांभीर्य चातुर्य उत्कृष्ट पराक्रम शक्ती धैर्य या सर्वांमध्ये हनुमानाहून वरचढ या लोकात कोण आहे हा कपिश्रेष्ठ व्याकरण हाती घेऊन सूर्याकडे तोंड करून त्याला विचारण्याकरता उदयगिरी पासून अस्तगिरी पर्यंत हाती मोठा ग्रंथ घेऊन गेला होता याला दुसरी तोंड नाही या कपिश्रेष्ठाने सूत्रवृत्तीसह महान अर्थयुक्त अर्थपदाचा संग्रहाचा पूर्ण अभ्यास केला आहे शास्त्रात विद्वत्तेत आणि काव्यवृत्तात सुद्धा याच्या तोडीचा कोणी नाही सर्व विद्यात आणि तपांचे विजित याची बृहस्पतीशी तुलना होऊ शकते खोलात अधिक खोलात शेरणाऱ्या सागरापुढे लोकांना जाळू इच्छिणाऱ्या अग्नीपुढे लोकक्षयाच्या वेळी असणाऱ्या काळापुढे तसे या हनुमानापुढे कोण उभा राहू शकेल याला आणि सुग्रीव मैंद द्विध नील तार तारेय नल रंभ इत्यादी इतर महाकपी श्रेष्ठांना देवाने रामा केले. गज गवाक्ष गवय सुद्रष्ट मैंद प्रभोज अतिमुख नल हे वृक्ष वानश्रेष्ठांसह देवाने रामा तुझ्यासाठीच उत्पन्न केले तेव्हा तू मला जे विचारलेस ते सर्व मी तुला कथन केले बाल असतानाच हनुमानाने काय केले तेही तुला सांगितले अगच्छांचे बोलणे ऐकून राम लक्ष्मण वानर आणि राक्षस अत्यंत आश्चर्यचकित झाले अगच्छ पुढे रामाला म्हणाले तू सारे ऐकलेस तुझी भेट झाली तुझ्याशी बोलणे झाले आता रामा आम्ही जातो उग्र तेजस्वी आगच्छांचे बोलणे ऐकून राम हात जोडून वाकुन महर्षीना म्हणाला माझ्यावर आज देव पितर प्रपिता मह आपल्या केवळ दर्शनानेच आम्ही आणि आमचे बांधव नित्य संतुष्ट होऊन राहू पण माझी एवढीच आपल्याला विनंती आहे की जसा मी आपल्या आगमनाची इच्छा धरून आहे तसे आपणाकडून माझ्यासाठी सहानुभूतीपूर्वक एक काम केले जावे नगरवासीने ग्रामवासी लोकांना ज्यांच्या त्यांच्या कार्याना लावून मी आलो आहे तो आपल्यासारख्या सज्जनांच्या प्रभावाने यज्ञ करावे म्हणून मी जे यज्ञ करेन त्यात आपण नित्य सदस्य आपण महाविरेशाली आहात माझ्यावर आपण अनुग्रह करू इच्छित सरक्या तपने सर्व दोष धुवून गेलेल्यांचा आश्रय केल्याने पितरांचा माझ्यावर अनुग्रह होऊन मी अत्यंत निश्चित होईल तेव्हा आपण सर्वांनी मिळून सतत येथे येत राहावे अगतशे आधी जे ऋषी ते ठीक आहे असे म्हणून निघण्यासाठी बाहेर पडले आणि ते सर्व ऋषी आले होते तसे निघून गेले राम मात्र विस्मित होऊन त्याच विषयाचे चिंतन करीत राहिला मक्सूरी सूर्य असताना गेल्यावर त्याने राजांना आणि वानरांना निरोप दिला आणि विधीनुसार संध्यापासना करून तो नरश्रेष्ठ रात्र प्राप्त होताच अंतपुराकडे गेला उत्तरकंडाचा छत्तीसावा सर्ग समाप्त